पुस्तक मंगल प्रभात लेखक महात्मा गांधी वाचक विद्या पाटील प्रकरण अकरावे सर्व धर्म समभाव दोन तीस नव, एकोणीसशे तीस मंगल प्रभात हा विषय इतका महत्वाचा आहे की त्याचा आणखी थोडा विस्तार करतो मी स्वतःचा थोडासा अनुभव सांगितला तर समभावाचा अर्थ कदाचित अधिक स्पष्ट होईल येतल्याप्रमाणेच फिनिक्समध्येही रोज प्रार्थना होत असे तिच्यामध्ये हिंदू मुसलमान ख्रिस्ती सर्व असत स्वर्गीय रुस्तुमजी शेठ किंवा त्यांचे चिरंजीव पुष्कदा हजर राहायचे रुस्तुमजी शेठ मने वहालू दादा राम जिनू नाम हे भजन फार आवडे मला आठवत आहे त्याप्रमाणे एकदा मगनलाल की काशी भजन सांगत होती व आम्ही सर्वजण म्हणत होतो रुस्तुमजी शेठ उल्हासाच्या भरात एकदम म्हणतात दादा रामजी ऐवजी दादा होरम झ मना सांगणाऱ्या तसेच म्हणणाऱ्यांनी ही कल्पना अगदी स्वाभाविक अशा तडे चटकर उचलली आणि पुढे रुस्तुमजी शेठ असतील तेव्हा बिल्कुल न चुकता आणि कधी कधी तर ते नसतानाही आम्ही ते भजन दादा होर्मच्या नावाने गात असू सद्वत दाऊद शेठजींचा मुलगा सद्वत हुसेन तर आश्रमात पुष्कदा राहिला असे तो प्रार्थनेमध्ये हौसेने भाग घेत असे तो स्वतः फार मधुर स्वराणे ऑर्गन बरोबर हे बहारे बाग दुनिया चंद्रोज म्हणत असे आणि ते भजन त्याने आम्हालाही सर्वांना शिकवले होते व प्रार्थनेश पुष्कदा म्हटले जात असे आपल्या येथील भजनावलीमध्ये या भजनाला जे स्थान दिलेले आहे ते सत्यप्रिय हुसेनचे स्मारकच होई त्याच्याहून अधिक एकनिष्ठपणे सत्याचे आचरण करणारे तरुण माझ्या पाण्यात नाही जोसेफ रॉय पुष्कदा आश्रमात येऊन जात ते पडले ख्रिस्ती त्यांना वैष्णव जनतो फार आवडे त्यांना संगीताचे चांगले ज्ञान होते त्यांनी वैष्णवजनच्या जागी ख्रिश्चन जनतो तनि कैये असे गायले सर्वांनी लगेच उचलले जोसेफ अमर्यादर्श झालीला मला दिसून आला स्वतःच्या मनाच्या समाधानासाठी मी एक वेळ निरनिराळे धर्मग्रंथ चाळीत राहिलो होतो त्यावेळी ख्रिस्ती धर्म इस्लाम जर्तस्तुती यहदी आणि हिंदू एवढ्या धर्मांच्या ग्रंथाच्या स्वतःच्या समाधानापुरता परिचय करून घेतला होता तसे कर्तेवेळी माझ्या मनात सर्व धर्मांबद्दल समभाव असे असे मी सांगू शकतो त्यावेळी माझ्यामधे त्याची उणीव होती असे मी सांगू शकत नाही समभाव शब्दाचाही नीटचा अर्थ त्यावेळी कळत नसावा पण त्यावेळीची स्मरणे ताजी करू जाता मला त्या त्या, -त्या धर्माची टीका करण्याची जरा पण इच्छा झाल्याची आठवत नाही त्या, -त्या धर्मांच्या पुस्तकांचे मी धर्मग्रंथ या दृष्टीनं आदरपूर्वक वाचन करीत असे व सर्व धर्मांमध्ये मूल नैतिक सिद्धांत एकच असल्याने मला आढळत असे कित्येक बाबतीत मला उलगडा होत नसे हिंदू धर्माच्या बाबतीतही तसे होईल आज सुद्धा काही गोष्टी मला समजत नाहीत पण अनुभवाने मला वाटू लागले आहे की आपण समजू शकत नाही हे सर्व झूटच आहे असे म्हणण्याची उताळी करणे चूक आहे काही गोष्टी ज्यापूर्वी समजत नसत त्याच आज दिव्याप्रमाणे स्पष्ट दिसतात समभावाचा अभ्यास केल्याने कित्येक कोंडी आपल्या आपण उलगडून जातात आणि काही ठिकाणी आपल्याला स्पष्ट दोषच दिसले तरी ते दाखवून देताना आपल्यामध्ये जी नम्रता व जो विनय दिसतो त्यामुळे ते दाखवून दिल्याने कोणाला दुःखही होत नाही एक अर्चन मात्र कदाचित शिल्लक राहते गेल्या खेपेला मी सांगितले की धर्म व अधर्म यातील भेद राहणारच आणि अधर्माबद्दल समभाव अभ्यास न्यायचा या ठिकाणी हेतु नाही असे असेल तर मग धर्माधर्माचा निर्णय करतानाच समभावाची साखळी तुटून पडत नाही का असा प्रश्न उद्भवेल आणि अशा तऱ्हेने धर्माधर्माचा धर्मा निर्णय करणाऱ्याची चूक होईल असाही संभव खराच पण आपल्यामध्ये खरी अहिंसा वसत असेल तर आपण वैरभावातून बचावून जात असतो कारण की आपल्यात अधर्म दिसत असला तरी तो अधर्म आचरण्याविषयी आपल्या मनात प्रेम व्हावच असणार आणि म्हणून एकतर तो आपली दृष्टी मान्य करील नाईपेक्षा आम्हालाच आमची चूक दाखवून देईल किंवा असंही होईल की दोघेही एकमेकांचा मतभेद सहन करत राहतील फार दुसरा पक्ष अहिंसक नसल्यास तो कठोरता दाखविल तरीसुद्धा आपण जर अहिंसेचे खरे पुजारी असू तर आपली मृदुता त्याच्या कठोरतेचे निवारण करणारच याबद्दल शंका नाही दुसऱ्याच्या चुकीबद्दलही आपल्याला त्याला पीडा द्यावायची नाही स्वतः पिडा सहन करावायची आहे हा सुवर्णमय जो पाळतो तो सर्व संकटामधून तरुण जातो